स्कंध सातवा अध्याय दहावा राजपुत्र सत्यव्रत मानधाता राजा अशा प्रकारे जन्माला त्याच्या भयाने चोर दरोडेखोर वगैरे दुष्ट प्रवृत्तीचे लोक रानामनात पळून गेले आणि गुहेत वास्तव्य करू लागले त्याचा हा पराक्रम अवलोकन करून राजा मानधाताला इंद्राने असे दुसरे नाव दिले नावाचा एक राजा ापासून तिला पुरुकुत्स आणि मुचुकुंद असे दोन तेजस्वी पुत्र झाले हे दोन्ही पुत्र महापराक्रमी उत्पन्न झाले पुरुकुत्स राजाला अरण्य नावाचा पुत्र तो होता। हा पुत्र हरियश्व, पुत्र हरियश्व हा धार्मिक आणि परमार्थाची आवड असलेला होता तो सदाचार्य असल्याने त्याची फार प्रसिद्धी झाली हरियश्वला तिधनवा आणि तिधनवाचा पुत्र अरुण अशी ही परंपरा आहे अरुण हा सतशील होता त्याने धर्माने राज्य केले त्याला सत्यव्रत नावाचा प्रसिद्ध पुत्र झाला पूर्वी तो, विशया होता। तो, अत्यन तो, होता। तो, असल्याने तो दुरात्मा राजपुत्र अनेक विप्रांच्या भार्या बळजबरीने हरण करी एकदा एका ब्राह्मणाचा विवाह विधी चालू होता सत्यव्रत राजपुत्र कामातूर होऊन तिथे गेला आणि त्याने विवाहात विघ्न आणले अखेर सर्व ब्राह्मण एकत्र जमले आणि आमचा या राजपुत्राने घात केला असे सांगण्यासाठी राजा अरुण ऐकून राजा अरुण दुःखी झालेल्या नागरिकांना म्हणाला हे सज्ज न हो मनात कुठलीही शंका न ठेवता आपण माझ्या पुत्राने आजवर केलेली दुष्कृत्ये विस्ताराने कथन करा कारण तो राजपुत्र असल्याने त्याचे बद्दल करण्यास लोक घाबरतात पण आता तुम्ही घाबरू नका तुम्हा सर्वांना अभय आहे राजाचे धीराचे शब्द ऐकून ब्राह्मण पुढे सरसावले त्यांनी त्या विनय संपन्न राजाला दिले। एक ब्राह्मण राजाला म्हणाला हे राजेश्रेष्ठा तू पराक्रमी आहेस अनेक राजे तुला घाबरतात पण तुझ्या पुत्राने आज महाभयंकर कृत्य केले आहे ते अनुचित कृत्य पापोवासनेमुळे त्याने केले आज समारंभातून विवाहित आहे। राजा, राज हे कसा जावे। राजाला अपार दुःख झाले आपला पुत्र इतका दुराचारी निघाला म्हणून त्याचे मन उद्विन झाले त्याने सत्वर पुत्राला बोलावून घेतले राजा स्वतः परमधार्मिक असल्याने त्याला आपल्या पुत्राचे दुष्कृत्य सहन झाले नाही तो पुत्राला म्हणाला हे दुष्ट सुव्रता तू अत्यंत मंदबुद्धी आणि दुराचारी निपजलास तू आजवर जी दुष्टकृत्य केलीस त्यामुळे आपल्या कुळाचे नाव तू व्यर्थ घालवलेस हे कुलांगार पापात्म्या तू माझ्या डोळ्यासमोर राहू नकोस हे नीच अविचारी पुत्रा तू सत्वर येथून चालता हो इतकेस काय पण माझ्या राज्यात कोठेही वास्तव्य न करता राज्याबाहेर कोठेही हे तुझे तोंड काळे करून सत्यव्रताने राजाला पुन्हा पुन्हा विचारले हे तात मी आता कुणीकडे जाऊ सांगा राजा म्हणाला हे निर्लज पुत्रा तू चांडळाच्या सहवासात जाऊन राहण्याच्या योग्यतेचा आहेस तू एखाद ब्विज्रीचा अपहार केला आहेस असले दुष्ट कृत्य फक्त चांडालाच करू शकतो इतरांना असले पाप करण्याचे धाडस होत नाही म्हणून तू त्यांच्यातच मिसळून सुखाने विषयोपभोग घे हे कुलनाशका तुझ्यासारख्या दुष्टपुत्रामुळे मी आजपासून निपुत्रिक म्हणून राहीन पण तू येथून पाहिजे तिकडे चालता हो हे दुरात्म्या मी आजवर मिळवलेली कीर्ती तू धुळीला मिळवली आहेस कुळाचा नाव लौकिकाला तू काळोखी फसली आहेस राजा अरुणाने वशिष्ठ मुनींच्या संमतीने आपल्या पुत्राला राज्या बाहेर घालवले वशिष्ठांनी अनुमती दिल्यामुळे सत्यव्रता राग धरून तो चांडाळांच्या समुदायातून वास्तव्य करू लागला हातात धनुष्यबाण आणि कवच धारण करून तो नित्य हिंडू लागला एवढा धर्मशास्त्रज्ञ वशिष्ठ मुनी पण त्यांनीही सत्यव्रताला घालवून देण्यापासून परावृत्त केले नाही म्हणून सत्यव्रत वशिष्ठांबद्दल अडीबळ गुण होता सत्यव्रताचा पिता अरुण हा पुत्र प्राप्तीसाठी तपश्चर्यातला आहे असा विचार करून इंद्राने बारा वर्षे पाऊस पडला नाही त्यामुळे सर्वत्र दुष्काळ पडला जिकडे तिकडे हाहाकार उडाला याच त्या देशात आपल्या स्त्रीला ठेवून विश्वामित्र कौशिकी नदीचे तीरावर महातपश्चर्या करण्यास गेला होता पण भयंकर दुष्काळाने ती विश्वामित्र पत्नी अत्यंत त्रस्त झाली आणि दुःखी होऊन अतिशय घाबरून गेली शिवाय बालकाला अत्यंत भूक लागल्यामुळे तो सदैव रडत आहे त्याची क्षुधा निवारण करणे अशक्य आहे हे समजून ती स्त्री अधिकच दुःख करू लागली ती शोकमग्न होऊन विचार करू लागली काय करावे राजा नगरात नाही आता मी कोणाकडे जाऊन याचना करावी आता येथे उपजीविकेचे दुसरे साधनही नाही आता या पुत्राला कोण वाचवी पती जवळ नसल्याने आपण काय करणे शक्य आहे बालक तर सदैव रडत आहे खरोखरच माझ्या जीविताचा धिक्कार असो माझे पती समर्थ असूनही माझे दुःख का बरे जाणत नाहीत ते निघून गेल्यामुळे माझवर केवढा वाईट प्रसंग प्राप्त झाला आहे पती शिवाय मी या बालकाचे पोषण आता कसे करावे आता मला कोण सहाय्य करेल क्षुधेने व्याकुळ होऊन आता खरोखर या दारुण संकटाचे वेळी मी एका पुत्राचा विक्रय करून थोडेसे द्रव्य मिळवते आणि इतरांचे दुःख निवारण करते आणि पोषण करते अशा संकट प्रसंगी हाच एक उपाय योग्य आहे अशा या दुर्दैवी अवस्थेत सर्व पुत्रांना मरू देणे इष्ट नव्हे म्हणून हृदय वज्रासारखे कठीण करून एक पुत्र विकणे प्राप्त आहे अशा प्रकारे त्या साध्वीने खूप विचार केला आणि एका पुत्राच्या गळ्यात दोरी बांधून ती घरातून इतर पुत्रांचे पोषण व्हावे म्हणून मधल्या पुत्राची विक्री करण्याकरता ती रस्त्याने जात होती तिचे दुःख अनिवार्य होत होते ून अश्रुधारा वाहत होत्या पण तिने अंतःकरण घट्ट केले होते तरीही पावले जड पडत होती अशा वेळी सत्यव्रताचे लक्ष त्या दुर्दैवी स्त्रीकडे गेले तो सरुदयतेने त्या मुनिपत्नीला म्हणाला हे कल्याणी तू काय करीत आहेस हा पुत्र का आहे तू या पुताची कोण आहेस याच्या गळ्यात दोरी बांधून तू कसला निर्णय केला आहेस हे चारुगात्री तू मला सत्य असेल ते सत्वर सांग सत्यव्रताचे बोलणे ऐकून ती मुनिभार म्हणाली राजपुत्रिवाची पत्नी आहे हा माझा आहे संप्रत दुष्काळामुळे मी अत्यंत संकटात आहे माझे पती तपश्चरेसाठी दूर गेले आहेत माझ्या इतर पुत्रांचे पोषण व्हावे म्हणून मन घट्ट करून मी हा माझा औरस पुत्र विक्रीसाठी नेत आहे मी तसे केले नाही तर माझे सर्वच पुत्र क्षुधेने व्याकुळ होऊन मरतील आता मी करू तरी काय तिचे हृदयद्रावक शब्द ऐकून सत्यव्रत म्हणाला हे पतिव्रते तुझा पती वनातून येईपर्यंत मी तुझ्या पुत्रांचे पोषण करतो तू त्यांचे रक्षण कर मी तुम्हा सर्वांच्या उदरभरणाची तजवीज आत्ताच करतो तू चिंता करू नकोस मी रोज तुझ्या आश्रमाजवळ असलेल्या वृक्षाजवळ नित्य काहीतरी भक्ष बांधून परत जाईन तू त्या योगे सर्वांचा उदर निर्वाह कर मी हे सत्य सांगते आहे विश्वास ठेव राजपुत्राचे समाधानाचे शब्द ऐकून मुनी पत्नी परत आश्रमात आली तिने आपल्या पुत्राला बंधमुक्त केले पण त्यावेळेपासून तो पुत्र गलबंधनामुळे गालो म्हणून प्रसिद्ध पावला आणि महा झाला सत्यव्रताने वचन दिल्याप्रमाणे विश्वामित्रांच्या पत्नीचे आणि पुत्रांचे पोषण केले त्यामुळे ती मुनिभार्या आनंदाने आपल्या आश्रमात सुखाने वास्तव्य करू लागले सत्यव्रतून शिकार करीत असे आणि मृग वराषावर बांधून ठेवित असे अशा या दुष्काळातही उत्तम प्रकारचे भक्ष्य मिळत आहे म्हणून आनंदीत होऊन ती मुनिभार्या आपल्या पुत्राची क्षुधा यथेच शंभित असे त्यामुळे तिलाही अतिशय समाधान प्राप्त झाले होते अरुण राजा तपश्चर्यस गेला असता इकडे अयोध्या नगरीचे राजाचे अंतपुराचे आणि सर्व राज्याचे संरक्षण वशिष्ठ मुनी केले तो धर्मात्मा सत्यव्रतही उपजीविकेसाठी पशुहत्या करू लागला आणि पित्याच्या आज्ञेप्रमाणे वनात राहू लागला पण पुन्हा काहीतरी कारण घडल्यामुळे त्याने वशिष्ठ मुनीबद्दल अधिकच राग धरला सत्यव्रताचा जेव्हा राजाने त्याग केला तेव्हा राजाला त्यापासून परावृत्त करणे शक्य असूनही वशिष्ठ मुनी तसे केले नाही हे त्याच्या रागाचे मुख्य कारण होते शिवाय सप्तपदी कर्माचे वेळीच पाणी ग्रहण मंत्राची समाप्ती होते आणि त्यापूर्वीच सत्यव्रताने ब्राह्मण कन्याचा अपहार केला होता तेव्हा परस्त्रीचा अपहार केला नाही हेही त्या वशिष्ठ मुनींना पूर्णपणे ठाऊक तरीही पित्याचे निवारण वशिष्ठांनी केले नाही म्हणून त्यांचा सत्यव्रताला सत्यव्रताला कोठेच मृग आढळले नाहीत त्याचवेळी वशिष्ठ मुनींची दुप्ती गाय सत्यव्रताच्या दृष्टीस पडली सुधार्थ झालेल्या सत्यव्रताने पूर्वीचा क्रोध मनात आणून वशिष्ठांच्या वध केला आणि तिचे मांस विश्वामित्र मुनीच्या आश्रमाजवळ झाडाला नेऊन बांधले आणि स्वतः एकटेपणी भक्षण केले पण इकडे विश्वामित्रोमांस आहे हे न समजल्यामुळे नित्याप्रमाणे मृगमांस खाऊ खातले सत्यव्रताने आपल्या दुबत्या गायीचा वध केला हे वशिष्ठ मुनी जाणले आणि त्यामुळे ते अत्यंत क्रोधायमान झाले अत्यंत संतप्त होऊन ते सत्यव्रताला म्हणाले हे पापात्म्या तू एखाद्या पिशाच्च्या प्रमाणे वर्तणूक धेनु धेनुवधाचे पातक केले आहेस गोवद, स्त्रीहरण आणि पितृ क्रोध अशी तीन प्रकारची तू पिशाच होशील तुझ्या मस्तकावर सत्वर तीन क्रूर शंकू उठतील आपले पिशाच रूप सर्व प्राणीमात्रांना दाखवून तू सर्वत्र संचार करू लागशील आणि तू त्रिशंकू म्हणून भूमीवर प्रसिद्ध होशील वशिष्ठ मुनिंनी सत्यव्रताला शाप दिल्यावर तो विश्वामंत्र मुनीच्या आश्रमाजवळ राहून घोर तपश्चर्या करू लागला तेथे एका मुनिपुत्राने त्याला एक सुंदर मंत्र प्राप्त करून दिला तो त्या मंत्राचा अविरत जप करीत राहिला आणि उत्कृष्ट प्रकृती कल्याणी जी भगवती देवी हिचे मनोमन चिंतन करून तो राहू लागला अध्याय दहावा समाप्त